श्रीपाद वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता त्रेगम वासुदेवांद सरस्वती दत्त महात्म्य अध्याय विसावा श्री गुरुदत्तात्रेया दीपकाने गुरुंना प्रश्न केला गुरुदेव ज्याच्या सिद्धी रांगत आहेत जो विप्रांची भक्ती करतो ज्याच्या दानाला सीमा नाही अशा त्या अर्जुन राजाला विप्राची गायन येण्याचे काय कारण असावे माझी ही शंका दूर करावी त्यावर गुरूंनी उत्तर दिले राजाला शाप मिळताच त्याची मती पालटली म्हणून त्याने गाय नेली तो रोज याग करत असे त्याची विप्रावर पूर्ण भक्ती होती धर्मावर निष्ठा होती तथापि दैव पुढे उभे राहिले तो स्वतः ज्ञानी होता धर्मात्मा नीतीनिपुण व निरिच्छही होता परंतु दैवाने बळाने त्याला वश केले दैव फार सामर्थ्यशील ही गोष्ट सर्व आहे ते ब्रह्माधिकांवरही ताबा मिळवून त्यांना पाहिजे त्याप्रमाणे खेळविते त्याची ख्याती ऐक ते सूर्याला नित्य फिरविते ब्रह्मदेवाकडून सृष्टीरचना करविते विष्णूला अवतारांनी नटविते व जगाला रुद्रा कर्वी मारविते दैव कोणालाही सोडत नाही सदैव सुख दुःख देते ते देवांना आणि जीवन मुक्तांनाही सोडत नाही ईश्वराने दैवाची निर्मिती केली त्याचा कोणीही त्याग केला नाही त्याने कुमाराच्या शापाने जय विजयांनाही वैकुंठाहून खाली पाडले दैवाने चंद्राची गुरुभार्येशी योजना केली ब्रह्मयाची कन्येशी योजना केली वहिंद्राची अहिलेशी योजना केली त्यानेच रावणाकरवी सीतेला पळविले दैवाने पुषाचे दात पाडविले भगाचे नेत्र फोडविले भ्रुच्या मिशा तोडविल्या व दक्षाचे शिर तोडविले नारदा दैवाला टाळू शकले नाहीत त्याला टाळणारा त्रिभुवनात कोणी ऐकला नाही परंतु हे एवढे बलिष्ठ आहे तरी सुद्धा ज्ञानीपुरुषाचे काही बिघडत नाही पुरुष दैवाला देहाकडे योजून स्वतः त्रयस्तपणे खेळ पाहत राहतो शरीर कसेही फिरले तरी प्रारब्धाने कष्ट झाले तरी त्या वेदना ज्ञानी आपल्या मनाला स्पर्शू देत नाही असो दैवाने हा शाप मिळाला म्हणून राजाने गायी नेल्या त्याचा क्रोध येऊन रामाने राजाचे शिर तोडले एके दिवशी रथात बसून राजा वनात फिरून परत येत असता त्याच्या दृष्टीस जमदग्नी ऋषींचा आश्रम पडला राजाच्या सोबत चतुरंग सैन्य होते वाद्यांचे गजर होत होते व बंदीजन राजाच्या कीर्तीचे बारंबार गायन करत होते आश्रम पाहून राजाने विचार केला की आश्रमात जाऊन मुनीचे दर्शन घ्यावे आणि नंतर नगरी जावे असा विचार करून सैन्य तेथेच ठेवून ते ते दोघा मित्रांना बरोबर घेऊन राजा आश्रमात आला पादचारी चालत आश्रमात प्रवेश करून त्याने, त्याने त्या निर्वईर आश्रमाचे दर्शन घेतले त्याबरोबर त्याचा सर्व श्रम नाहीसा झाला ज्या ठिकाणी साक्षात धर्मवास करतो अशा त्या आश्रमात क्षणवर विश्रांती घ्यावी असे त्याला वाटले आत गेल्यावर त्याला मूर्तिमंत प्रकाशमान अग्नीच अशा भार्गवसूत जमदग्नीचे दर्शन झाले गौरी व हर ह्याप्रमाणे ते रेणुकेसह विराजमान होते अर्जुनाने त्यांना नमस्कार केला हर्षाने निर्भर होऊन राजाने त्यांना साष्टांग नमस्कार वारंवार केला व वा अपार स्त्रोत्रे केली उभय हातांची अंजली डोक्यावर धरून तो उभा राहिला तेव्हा जमदग्नी त्याला प्रेमाने आशिर्वाद दिला त्याला आसन देऊन आपल्या जवळ बसविले व प्रसन्नपणे त्याचे क्षेम कुशल विचारले राजाने आसनावर बसून ऋषींना नमस्कार करून आपले सर्व क्षेम समाधान व कुशल वर्तमान निवेदन केले तो म्हणाला आपल्या कृपा प्रसादाने नगरीच सर्व क्षेम आहे सर्व सुखसमृद्धी पूर्ण आहे आपल्या दर्शनाने मन प्रसन्न झाले त्याचप्रमाणे रेणुका मातेच्या दर्शनाने मी पावन झालो यज्ञशाला पाहून तिन्ही अग्नींचे दर्शन घेतले माझे दैव उदयास आले म्हणून आपले दर्शन झाले अम्मा क्षत्रियांना तुमच्या चरणांच्या दर्शनाने फार आनंद होतो तत्ात्रयांच्या चरणांसारखेच ही चरण पवित्र आता काहीतरी आज्ञा करावी व माझ्या हातून सेवा घ्यावी आम्हाला कृतार्थ करावे अशी राजाने मुनींना विनंती केली त्यावर मुनी हसून म्हटले आम्हाला काय कमी आहे आज तुम्हाला भोजन द्यावे अशी माझी इच्छा आहे मग अर्जुन म्हणाला मी सोबत सैन्य घेऊन आलो असून आपले दर्शन घेण्यासाठी आलो होतो दर्शनाने पावन झालो आहे मुनीवर मला आता आज्ञा द्यावी म्हणजे मी नगरी जाईन त्यावर मुनी म्हणाले राजा सैन्यासह येथे प्रसाद घ्यावा राजाने मुनींचे ते वचन मान्य केले आणि सैन्यांसह थांबून आपण ध्यान करत बसला मुनीने धेनूची प्रार्थना केली सर्वांना गरजेप्रमाणे योग्यांना प्रेमाने व मान पुरस्सर दिले सर्वत्र रांगोळ्या घालवून योग्यतेप्रमाणे पात्रे मांडून त्यांच्याजवळ तेजायमान दीप ठेवून सुगंधी धूप जाळले रायती कोशंबिरी चटण्या लोणची शिकरणी सांडगे पापड पकवान्ने दहा प्रकारच्या भाज्या पायसांन मध्ये साखर भात चित्रांन्न आमटी सार वेलदोडे केशरयुक्त श्रीखंड तूप दही आले मिरची हिंग हळद षड रसयुक्त घमघमीत गम, पदार्थ सर्वांना यथेच वाढले त्या गरम ताज्या पदार्थांना पाहूनच डोळे तृप्त झाले त्याचप्रमाणे हत्ती घोडे इत्यादी प्राण्यांना चंदी घास दाणा भरपूर पुरविला सर्वांना प्रार्थना करून सावकाश पोटभर भोजन करण्यास सांगितले सर्व जेवण्यास बसले त्यांनी यथेच्छ पकवान्य खाल्ली तूप व खिरी यांचे पान केले पानातील अन्न संपवेना खाद्य पेय चोष्य व लेय, असे चार प्रकारचे अन्न जेवून सर्वांची पूर्ण तृप्ती झाली त्या पकवानांची गोडी वर्णन करवेना जेवून उठवून सर्वांनी हात धुसले त्यासाठी कस्तूरी चंदन ही द्रव्ये दिली होती नंतर मुखवासासाठी नाना प्रकारची फळे अमृता गोड पाणी विडे वेलदोडे व सुवासासाठी कमळे दिली सुगंधी सर्व वातावरण भारून गेलेले होते जनुदेव लोकी सारख थाट सर्वांनी अनुभवला ते पवित्रांना सेवन करून सर्वजन समाधान पावले स्वतःला सर्वांनी पावन मानले जरी राजापाशी सर्वसिद्धी होत्या नवविधी होते तरी चांगल्या बुद्धीच्या राजाची मती पालटली त्याचे प्रारब्धच संपले म्हणून मनात भलते आले मुनीचे चरण धरून त्याने विचारले आपण दरिद्री घरात संपत्ती नाही तरीही ह्या प्रकारचे भोजन कसे दिलेत मी सार्वभौम राजा आहे माझ्याकडे सर्व समृद्धी असूनही असे परिपूर्ण अन्न माझ्या घरी मिळत नाही तुम्ही तर कौपिंधारी वनात वास करणारे घरात संपत्ती नसुनही, एवढी तयारी बरी, बरी केली याचे कारण सांगा राजाचे असे भाषण ऐकून मुनीने तत्क्षणी उत्तर दिले ही गाय त्याचे कारण आहे ही माझी होमधेनू म्हणजेच कामधेनूच आहे हिची शक्ती काय सांगू हा चिंता मनीच आहे असे समज मनात जी जी इच्छा करावी ती तीही तत्क्षणी पुरविते इच्छा कृपेनेच मी वनात सुद्धा इच्छा भोजन देऊ शकलो त्यावर राजा म्हणाला माझ्यापाशी नवनिधी व अष्टसिद्धी आहेत पुष्कळ समृद्धीही आहे परंतु अशी कामधेनू नाही तरी माझ्यावर आता कृपा करावी माझी इच्छा पुरवावी अशा कामधेनूची पावले घरी असावीत असा माझ्या मनाला वेध लागला आहे त्याच्या बदली मी हजारो गायी किंवा सुवर्ण रत्ने व धन देतो आपले मन जे इच्छित इच्छिल ते देतो अथवा एखादे राज्यही देईन दास दासी व सेवक देईन ते ऐकून मुनी त्याला म्हणाले तू मनात विवेक आन, तुझा गुरुदत्तात्रेय आहे त्याच्या पायाचे तू चिंतन करतोस त्याच्यापुढे ही गाय काय आहे असा अन्याय करू नकोस माझ्या इच्छा जरी पूर्ण झालेल्या आहेत तरी मी नित्य होम करतो हिच्या दुधाने तो होम होतो तिचे नावच हो म आहे तू अंतःकरणात विवेकधर आता स्वतःच्या नगरीला जा पदरात वेदविद्या असताना कोकशास्त्रात का कारमावे, घरात स्वतःची स्वाधीन पतीव्रता स्त्री असता तिला सोडून जो रांडेवर दृष्टी ठेवतो तो मूर्ख होय मला धन दासदासी रत्ने गोधन यांची काय गरज आहे ही कामधेनू कशासाठी दवडावी मुनीने राजाला ह्या प्रकारे खूप बोध केला परंतु त्याने तो मनावर घेतला नाही व दुर्वासनेचा त्याग केला नाही उलट त्याने असाच विचार केला की हा शांत व सुशील आहे धेनू नेली तरी काय करील येथे पुष्कळ धन ठेवावे व खुशाल न्यावी असा अनिश्चय करून त्याने सेवकांना बोलविले व सांगितले ही गाय सोडून नगरात घेऊन चला राजाची आज्ञा ऐकताच सेवकांनी त्या धेनूला सोडून नगराकडे प्रयाण केले पुष्कळ सिद्धन व गायी मुनीजवळ ठेवून मुनींना वंदन करून राजा नगराकडे निघाला गायीच्या वासराच्या आक्रंदनाकडे त्याने लक्ष दिले नाही दैवामुळेच त्याचे मन कठोर झाले ठेवलेल्या गोधनाकडे किंवा धनाकडे लक्ष न देता अगर शापवचन न देता मुनी स्वतःला शांत केले राजावर कोप केला नाही किंवा स्वतःला ताप मानला नाही त्यांनी विचार केला की शाप दिला तर तपाचा लोप होईल उलट असा विचार केला की राजा धार्मिक काहे एक गाय नेली तर काय झाले मनात शांती आणून मुनींनी ध्यान लावले इतक्यात वनामध्ये गेलेला राम डोक्यावर समिता घेऊन घरी आला आक्रंदत असलेल्या वासराकडे त्याचे लक्ष गेले व तो म्हणाला आज हे असे का ओरडत आहे तेव्हा त्याच्या बंधूंनी सांगितले की राजा आश्रमाकडे आला होता त्याला राहवून घेऊन भोजनासाठी विनंती केली मग सैन्यासह राजाला संतोषात भोजन दिले नंतर राजाने मुनींना विचारले की ही समृद्धी कशी झाली मग मुनींनी त्याला सर्व सांगितले तेव्हा राजाने ध्येनू मागितली मुनींनी नकार देताच राजाने ती बलात्काराने नेली बंधूंचे हे सांगणे ऐकून राम कोपला जणू त्रैलोक्य जाळील असा अग्निप्रमाणे तो दिसू लागला वडिलांना न विचारताच राजावर कोप करून तो म्हणाला या दुष्ट अर्जुनाचा मी नाय नाट मला राग आला तर मी त्रैलोक्याचे भस्म करून टाकीन हा राजा माझा पराक्रम जाणत नाही माझा कोप इतका अनावर आहे की ब्रह्मांडाचा संहार करीन माझ्या पुढे देव व दानव काय धीर धरतील आता मी शांत मना धरणार नाही हा राजा मतलबी आहे या बेफाम व अनियंत्रित राजाला मी का शिक्षा करू नये माझे बळ पहाच मी केवळ प्रलयाग्नि आहे क्षत्रियांचा वंश मी जाळून टाकीन मी दुष्टांचे पारिपत्य करणारा आहे या ब्रम्हद्वेष्ट्या राजावर मी कोप का करू नये ह्याचे पाप फळाला आले म्हणून हा द्विजांना ताप देतो ह्याचे काही सुदैव होते म्हणून पित्यांनी ह्याला शाप दिला नाही आता मीच ह्याला यमसदनी धाडतो याचे सर्व बाहू मी छेदीन व सर्व सैन्याचा नाश करीन महादुष्टाचे कुळही शिल्लक ठेवू नये असे म्हणून राम वडिलांनाही न विचारता हाताथ परशु घेऊन त्वरेने निघाला हत्तीचा कळब पाहून सिंह धाव घेतो तसा राम गर्जना करून त्वरेने चालला प्रलयकालात सावर्तक घन उठतो त्याप्रमाणे त्या, सहाय्य केल्यावर तो मोठी गर्जना करतो त्यासारखी गर्जना रामाने केली आधीच राम महाप्रतापी त्यात त्याला कोप आलेला तो म्हणाला राजा केव्हा दृष्टीस पडतो व मी त्याला कधी मारतो वायूप्रमाणे धाव घेताना त्याच्या पायांनी भूमी दनानून गेली राजाचा प्राण घेण्याचा निश्चय त्याने केला रामाचा जलद गतीने लोकमार्गात चकित होऊन पाहत म्हणाले कल्पांतीच्या वेळी रुद्र असाच दिसत असावा काय त्याला पाहून सर्व जणांनी तर्क केला की आज हा रुद्र अवतारून जगाचा संहार करील असा तो राम चालत तो त्याला सैन्य दिसले तेव्हा राम गर्जुन म्हणाला अरे चोरा मागे फीर तू मूळ चोरटा आहेस कुळाला तू बट्टा लावला आहेस आता तुझा कंट छेद मी करणार हे खात्रीपूर्वक सांगतो अशी गर्जना करून राम धावून आल्यावर अर्जुनाने मागे वळून पाहिले व तो म्हणाला भृगुनंदनाला राजापुढे म्हणाला हा सूर्याप्रमाणे तेजस्वी व प्रतापी दिसतो ही विष्णुमूर्तीच असावी एरवी माझ्यावर कोण धावून येईल माझ्यापेक्षा वर चढ मला मरण येईल असा वर मला मिळाला आहे हा ब्राह्मण म्हणजेच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे प्रारब्धाचा खेळ आता संपला असून या देहाचा अंत काल आला आहे म्हणून ब्राह्मणाच्या धनाची इच्छा आज मला झाली मी ब्रह्मोपासक आहे हे धेनुहरण तरीही घडले ह्याला प्रारब्धच कारण ह्याला शरण जावे काय परंतु शरण गेल्यास हा प्राण राखील मग युद्ध कोणाशी करणार मला मारील कोण सुदैवाने आज हा योग घडून आला आजचा दिवस धन्य आहे हा देह आता निश्चयाने पडून जावो सा विचार कुर तो जीवन्मुक् अर्जुन सैन्य फिरवून रामाकडे पाहुन था परमहंस प्रीवराजकाचार्यवर्दुवसुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्मत्शोध्याय श्री गुदे दत्तात्रेय आर्पणमस्तु वासुदेंद सरस्वती सद्ग पाठ पाजशी वल्लभ नयी दत्ता तेयाम्मा वासुदेवा सरस्वती सद्गाप्रे